सार्थ तीन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा हे देवा तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथे मंगल करणारे आहात आणि जन्म व मृत्यू जन्म व वा वार्धक्य एतच दृशी मेघांचा नाश करणारे वायूच आहात तुमचा जय जयकार असो देवा तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूह नाश करणारे आहात व वेद व शास्त्ररूपी वृक्षाचे फल असून लाभदायक आहात तुमचा जय जयकार असो देवा तुम्ही संपूर्ण आन ज्या विषय त्याग के तरह कृपा करना आ लिने काला क्रीड़ेस कारण आून कलातीत पूर्ण आम जय जयकार तुम्हें आचल आु चंचल चित्ता प्राशना तुमसे द्वंद वाढ़ वरते जग उत्पन्न करु क्रिया करना की सावड है तुम्हारा जय जयकार देवा तुमसे रूप निवल शुद्ध अम्मी आनंदा स्फूर्ति दे वर्व पित्य निरसन कर सर्व जगास कारणीभूत आहत् तुम्हारा जय जयकार तुम्हें स्वयंप्रकाश आहत व जगद्रूप मेघा से धारण करे आकाशच आहत तसेत जगद्रूप उत्पत्ति से स्तंभ अ संसारा नाश करना आह तुम जय जयकार तुम्हें उपास ही रहीत आहत व विद्यारूपी बागेचा नाश करणारे हातीच आहात आणि शमदमे करून काममदाचा नाश करणारे व दये समुद्रच आहात तुमचा जय जयकार असो हे देवा तुमचे एकच रूप असून तुम्ही काम रूपी सर्पाचा गर्वाचा तिरस्कार करणारे आहात व भाविक भक्ताचे चित्तरूपी मंदिरातील दीप आहात आणि संसार तापाचा नाश करणारे आहात तुमचा जय जयकार असो हे देवा तुमचे रूप अद्वितीय असून तुम्हें पूर्ण नम्र मनुष्य और प्रेम करना व भक्ताधीन भजनास योग्य व मयेस अगम्य आह तुम जय असो, हे देवा गुरुराया तुम्हें कल्पनाती कल्पनातीत वस्तु से कलपवृक्ष आहत व आप ज्ञान वृक्षा बीजा से उत्पत्ति स्थान आह तुम जय जयकारो ये अनेक प्रकार प्रत्ययानी विशेषणें देस योग्य नहीं अम्मी त्या तुमची स्तुती किती करू ज्या विशेषणाने तुमची स्तुती करावी ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे हे मी जाणतो म्हणून तुमचे वर्णन करण्यास मला लाज वाटते परंतु समुद्राला मर्यादा आहे असा जो त्याचा लौकिक आहे तो जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच सोमकांतमणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्घ्य देत नाही तर चंद्रच त्याकडून ते करवतं वसंत ऋतू सुरू झाल्याबरोबर वृक्षास एकदम सोडून प्रफुल्ली किंवा मीठ पाण्यात घातल्यावर जसे तद्रूप होते तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा आपले स्वरूप विसरून जातो मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य जसा ढेकरावर ठेकरा देतो तसे हे प्रभो माझे मी पण विसरून जाऊन तुमची स्तुती करण्याचे वेळ माझे वाचेस लागलेले अशी माझी स्थिती तुमचेमुळे झाली आहे किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी तर तुमचे गुण मा अवगुण यांची निवड केली पाहिजे तर हे प्रभो तुम्ही एकसारखेच बनलेले लिंग आहात त्या आपल्या ठिकाणी गुण अवगुण यांची निवड कशी करू हे पहा मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते न फोडलेलेच बरे नव्हे काय आणि तुम्ही मायबाप आहात असे म्हंटले तर या बोलण्याने होणार नाही उपाधीने आपल्याला विटाळा म्हणजे कमीपणा येतो मी तुमचा चाकर होईल असे म्हटले तर तुम्हाला धनी म्हणून कसे म्हणू अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय वर्णन करू हे प्रभू तुम्ही जगदात आहात असे जर एकदम तुम्हाल तुम्हाला म्हंटले तर माझ्या अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने तडवता येत नाही तर काही न बोलणे हीच आपली स्तुती आणि काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न उरणे याच गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात तर जसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेळेपणाने बडबड करतो त्याचप्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली त्वा ते सहन करावे आता तुम्ही माझ्या वागबुद्धीस गीतार्थ स्पष्ट करण्याची अशी मुद्रा लावाची जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ ह्या सज्जनाचे सभेत मान्य होईल तेव्हा श्रीनिवृत्ती महाराज म्हणाले की तू अशी वारंवार आमची स्तुती आमची विनंती करू नको अरे लोखंडाचे सुवर्ण करण्याकरता परिसावर ते, वर, ते लोखंड वरचेवर का घासावे लागते तेव्हा ज्ञानेश्वराने प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद भावा की मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवाने लक्ष द्यावे गीता ग्रंथ हे रत्नखचित्र देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीत आहे असा की ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते जगत रूढ़ी ही अच्छी है कि कलशा दुरुण दर्शन घता देवाल देवते भेटी से फल प्राप्त होते तसा यथे प्रकार आहे कि जो एक अध्याय वचला आता सर्व गीताशास्त्र वाच्ते श्रेय होते ये अठरावे अध्यायास कलशा उपमा दिखी है कि जो वेदव्यासा गीतारूपी दया देवाल बसवला देवाल कल सड़ोल मग ते जसे कोणतेही काम करायचे उरत नाही तसेच हा अठरा गीता संपोली असे दर्शवतो व्यासाने फार कुशलतेने सूत्रे रचली त्यानेच वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर उपनिषदार्थ रूपी माळ जमिनीत खाण लावली त्या माळ जमिनीवर धर्म अर्थ व काम येत रूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गडगड गोटे निघाले त्या झोंड्याच्या महाभारतरूपी देवालयाचे भोवती तट बांधला नंतर एक एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जन संवादन रूपी चातुर्याने घडले मग निवृत्ती रूपी दोरीने आखणी करून वर सर्व शास्त्रांची पूर्णी घालून मोक्ष मर्यादेचा आय साधला याप्रमाणे देवालयाची रचना करता करता पंधरा अध्यायपर्यंत पंधरा थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येऊन ठेवल्या पुढे सोळा अध्याय हा गळमण्याचा आकार असून 17 वा अध्याय पडघाणे म्हणजे कळसाची बैठक होय त्या 18 वा अध्याय रुपे कळस उत्तम रीतीने बसून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांची आपल्या योगाने पूर्णता झाली हे हा अठरावाध्याय दा, दाखवितो कोणतेही पुरे झालेलं काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते तसे अठराव्या अध्यायात साध्यंत गीतेचे वर्णन आहे याप्रमाणे व्यासाने गीता गीतारूपी देवालय तयार करून प्रामा प्रामाणिक मात्राचा नाना प्रकारे उद्धार केला कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करतात म्हणजे गीतेचा पाठ करतात कोणी श्रवण रूपछायत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात कोणी अवधानरूपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थज्ञान रूपी गाभऱ्या शिरतात ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात परंतु मोक्ष रूपी देवालयात या सर्वांची योग्यता सारखीच आहे समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंक्तीत वरच्या व खालच्या ज्याप्रमाणे एकसारखीच पंक्वाने असतात त्याप्रमाणे गीताश्रवण करणारस अर्थ जाणणारस व पठण करणारस मोक्षच प्राप्त होतो असो गीता गीताग्रंथ विष्णुते देवालय असून अठरावा अध्याय आत्यावरील उघड कळस आहे असा भेद मी जाणून बुजून केला आता सतराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक ओघाच्या बळाने निराळे दिसले तरी पाणी अभावाने ते एकच आहे अर्धनार्य नटेश्वराच्या रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एक शरीर शुद्ध पक्ष चंद्रा कला जी रोज वा दृष्टि है थोर नहीं। तसे श्लोक चार चरण वेगे वेगले दस व्या अध्या, अध्या वेगले भाजतान हे खरे परंतु अर्थात दृष्टि जी पुष्कर धारण करनी दौरी एक पुष्कळ मोती मिळवून एका वडीची माळ तयार होते परंतु सर्वांची कांती एकच असते माळेत फुले ओण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते परंतु त्यांचा सुगंध घेऊ गेला असता संख्येकरता दुसरे बोर्ड घालावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा अध्या आहेत परंतु देवाने या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथांचे स्पष्टीकरण केले आहे तूर्त ह्याच समजुतेने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत असे देवांचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला कि देवाने कर्मा और श्रद्धा दोश्वे तो बिचारा अज्ञा सत्यक्षे वर्म तस कसे समझे रज व तम या दोनों गुणा नाश होशिवा जी श्रद्धा ती ब्रह्मा चा श्रद्धे ना पात्र हो आलिंगन देने अथवा बातम्या एकता क्षणीस धावत सुटणे व नागिणीला हातात धरून खेळवणे या गोष्टी जशा मरणास कारण होतात तशी कर्मे कठीण कर असून ती जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत कदाचित कर्म यथास झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते कर्म यथासांग न झाल्यास नरक कारण होते कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अडचणी पुष्कळ येतात म्हणून त्यांचा काही वार घेऊन त्यांना मोक्ष प्राप्ती कशी होईल असा प्रश्न अर्जुनाने केला तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्वत्याग करून अव्यंग असा जो कर्मसन्यास त्याचा आदर करावा ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते व जो कर्मसन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करणारे करण्याचे यंत्र आमंत्रण करण्याचे मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्रांचे तंतू होत ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जगमुक्त होतच हेच आता उघड रीतीने सांगा असे देवासपूसावे असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाचे प्रश्नाचे उत्तर दिले तोच हा अठरावा अध्याय होवाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो तर अर्जुनाने काय प्रश्न केला तो ऐका सतराव्या अध्यायात देवाने जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली एरवी त्याला देवाने सांगितलेले तत्व पूर्णपणे समजले होते परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटे ना वासराचे पोट भरल्यावरही गायीने त्याचेपासून दूर न भावे, असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे आपल्या जो मनुष्य परमप्रिय असतो त्याने काही कारण नसताही आपल्याशी बोलावे व आपल्याला पाहिल्यावरही आपल्याकडे पाहतच असावे असे प्रीतीचे लक्षण आहे अशी प्रेमाची जात असून पार्थ कृष्णांच्या प्रेमाची मूर्तीच आहे म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाढले आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ब्रह्म त्या आरशात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगिता येते मग संवाद बंद पडल्यावर ही बंद होते ही गोष्ट सुखप्राप्तीला सवकलेल्या मनुष्याला कशी सहन होईल म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुषण्याच्या निमित्ताने गीतारुपी वस्त्राच्या अर्जुनाने पुन्हा घडी उघडली तर हे अठरा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे पहा की जेव्हा वासरूच गायीस पान्हा आणते तेव्हा वेळ अवेळ या गायी याचा गाईस विचार असतो का त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीतेच्या पूर्वपदावर अर्जुन आला तर सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाही परंतु ही गोष्ट राहू द्या अर्जुनाने श्रीकृष्णाची विनंती करून म्हटले हे भगवंतानी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे हे महाभाह ऋषिकेशा केशी दैत्यंत का मी संन्यास शब्दाचा खरा अर्थ आणि त्याग शब्दाचाही खरा अर्थ पृथक जाणू इच्छितो हे प्रभो संन्यास आणि त्याग या दोघांचा एकाच अर्थाशी संबंध आहे जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करतात तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो आमच्या मनात तर असे वाटते मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो, तो देवाने स्पष्ट करून सांगवा, तेव्हा श्री मुकुंद म्हणाले अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत तथापि अर्जुना त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्द एकाच आहेत असे जे तुझ्या मनाला वाटले ते ते, ते बरोबर आहे असे मीही म्हणतो खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो हे खरे आहे पण त्याच्या अर्थामध्ये भेद घ्याचे कारण एवढेच आहे की जे सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना कर्मकर्तृत्वाचा अभिमान व फल यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात तर कोणत्या कर्माचे फल टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे हेही स्पष्ट करून सांगतो ते चित्त देऊ नाईक तर ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात त्याचप्रमाणे लांबीचे भात व बागेतील झाडे आपोआप उगवत नाहीत पेळल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते तसे शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पीक येत नाही अथवा शरीर जरी सहज झाल झालेले आहे तरी दागिने उद्योग करूनच करावे लागतात किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते पण विहीर खणावे लागते त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे परंतु काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही हे पंडित काम्य कर्माचा त्याग करणे त्याला संन्यास म्हणतात व विद्वान विद्वान लोक सर्व कर्मे करून त्याच्या फळांचा त्याग करणे याला त्याग म्हणतात किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे जे यथास अश्वमेधादी याग पुष्कणी विहिरी इत्यादी बांधणे बागा लावणे अग्रहार देणे व एखादे ठिकाणी शहर बसवणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते असे जे सर्व इष्टापूर्त कर्म ज्याला कामना मूल कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असतात ते करणारास बद्ध करून फल भोगण्यास लावते अर्जुना देहरूप गावास आल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही अथवा काळे व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही तसे काम्यकर्म केले असता ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही त्याप्रमाणे ते फळ करता, दारात धरणे देऊन बसते अथवा अर्जना इच्छा न करता जरी काम्यकर्म अकस्मात घडले तरी केवळ कर्मणुकीकरता वायबाणाने युद्ध करीत असता जो मर्म तो मर्मस्थळी लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही गुण न समजून जरी तोंडात घातला तरी गोडच लागतो किंवा अग्नीश राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भासतोच त्याप्रमाणे काम्यकर्माचे ठिकाणी फल भोगवण्याचे साभ स्वाभाविक सामर्थ्य आहे म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये किंबहुना बाप अर्था असे जे काम्य कर्म आहे ते विष पोटात गेले म्हणजे जसे उकून टाकतात तसे टाकून द्यावे मग त्याच त्यागाला जगात संन्यास असे म्हणतात असे सर्वांतर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलले मग म्हणतात ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्य टाकून दिले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते त्याप्रमाणे या काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समोर नाहीशा करणे हो आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्धतिथीस अथवा काकबली टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता जी जी कर्मे करावी लागतात ती नैमितिक कर्मे होत वर्षाखाली जसे आकाश भरून येऊन मेघांची गर्जना होते वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते अथवा शरीराला यवनदशा शोभा आणते किंवा सोमकांत म्हणे चंद्राच्या किरणाने द्रवतो व सूर्याचे किरणाने सूर्यविकासी कमले प्रफुल्लित होतात या ठिकाणी जे मूळचे असते तेच वाढते निराड़े का ही उत्पन्न होते नहीं क्या प्रमाणे जे नित्यकर्म है तैन निमित्ता से निम लगले कि नैमित्तिक हे मोटे नव ताप्त दर रोज सका दुपारी व संध्याका जे कर्म करावे लागते। परन्तु ज्यादा प्रमाण डो अधिक होत नहीं अथवा गति स्वीकार न करता ती जी पोआपच है कि वह दिव्या ठिकाने जसे तथे सहज स्ज है चंदनास वरून वास लावल्याशिवाय जसा अंगचा सुगंध असतो तसे अधिकारते लक्षण होय त्या कर्मास पार्था जगात नित्य कर्म म्हणतात असे समज याप्रमाणे तुला नित्य नित्यनैमित्त ही दोन्ही कर्मे दाखवली हेच नित्यनैमित कर्म अवश्य केले पाहिजे म्हणून काही लोक या कर्मास निष्फल कर्म असे म्हणून म्हणू पाहतात परंतु भोजनापासून जशी तृप्ती होऊन क्षुधा नष्ट होते तशे तसे यह नित्यन कर्मापुर सर्व प्रकारे फल प्राप्ति होते <coughs> ज्यादा प्रमाण हिणकट सोने अग्नि घर हिणकटपणा जाऊन कस त्या वाढ़ो <coughs> नित्य लोग नैमित्यकर्माप फलप्राप्ति होते चित्त शुद्धि होते कारण य कर्माचार आचरण दोष नहीं से हो हातो हात सद्गती प्राप्त होते नित्य नित्यनैमित्य कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होते मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्याच्या फलाचा त्याग करावा वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व वा आम्रवृक्षास पालवी फुटली तरी जसा तो त्यास हात न धवता टाकून जातो तसे नित्यनैमित्य कर्माचे चित्त देऊन यथाविधी आचरण करावे पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वांती वांतीप्रमाणे त्याग करावा अशा रीतीने नित्यनैमित्य कर्माचे फलांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगितले याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्य कर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषेध कर्म तर योगे स्वभावताच नाही सेवते आणि ज्याप्रमाणे शीर कापड्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते त्याप्रमाणे नित्यनैमित्य कर्माच्या फुल फलांचा आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता त्यापासून बाधा होत नाही मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुणते तसा सर्व कर्मांचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधी देते अशा युक्तीने नित्यनैमित्ते कर्मा ज्या फलांचा त्याग व काम्यकर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होतात किंवा ही युक्ती चुकून जर कोणी ने त्या करू म्हणतील तर तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात भरतात जसे रोगाची चिकित्सा न करता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भूकेने मनुष्य मरणार नाही का म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करू नये वज्या ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले त्याचे आचरण करण्याचा लोभ धरू नये त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो म्हणून वैराग्य संपन्न जे आहे ते केव्हाही त्या ज्या गोष्टीचे आचरण करीत नाहीत कित्येक पंडित असे म्हणतात की कर्म दोषयुक्त असल्यामुळे त्याचा त्या त्याग करावा आणि दुसरे पंडित असे म्हणतात की यज्ञ दान व तब या कर्मांचा त्याग करू नये कित्ते कित्येकास फलाभिशा फलाभिलाशा सोडवत नाही म्हणून कर्मबंधक आहे असे ते म्हणतात ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असतात जग भांडखोर आहे असे तो म्हणतो किंवा हे धनंजय जिव्हाच्या अधीन झालेल्या रोगी पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर नर, न न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागवतो त्याप्रमाणे दे फलेच्छू आहेत त्यांना कर्माते फल टाकण्याची शक्ती नसल्यामुळे कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवतात कोणी असे म्हणतात की यज्ञ यागाधिक हे अवश्य केलेच पाहिजेत कारण त्यावरून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही जर चित्तशुद्धी लवकर व्हावी इच्छा असेल तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्निर घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये अथवा आरशात पहायचं असल्यास त्यावरील मळ काढण्याकरता चुना लावून तो साफ करावा तसा अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल तर ती परटाच्या गलिच्छ सतालात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्यांची हेळसाण करू नये या प्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात अशा प्रकारे कर्म कर्मत्यागाविषयी वाद पडलाय तर या वादाचा निकाल करून कर्माचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रीतीने सांगतो तिकडे लक्ष दे हे भरतसत्तमा त्यागाविषयी त्याग संन्यास याविषयी माझे निश्चित मत काय आहे हे तुला सांगतो ऐक हे पुरुषश्रेष्ठ त्याग तीन प्रकारचा सांगितले तर अर्जुना असे पहा की हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलाच आता ते ती तीन्ही प्रकार नीट वर्णन करून सांगतो त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्यांचे तात्पर्य एवढेच आहे असे तू समज मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे तो निश्चय कोणता तो आहे संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो त्याने सर्व प्रकारचे हेच करावे त्यागाचे स्वरूप ओळखून तो करावा यज्ञ दान तप या कर्माचा त्याग करू नये ती केलीच पाहिजेत कारण यज्ञ दान आणि तप ही कर्मे निष्काम कर्म करणाऱ्यांचे चित्त शुद्ध करणारी पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे म्हणजे मार्ग चालण्याचे सोडता कामाने त्याप्रमाणे यज्ञ दान आणि तप जी आवश्यक कर्में ती सोड़े हरवले सापड़े परें जसा तेता मक सोड़ता नहीं अथवा पोट भरलशिवा जसे पान दूर सारता नाव मदे ही। नहीं कि नदी के काठास पोचलखेरीज मधे सोड़ता अथवा केश के जाड कापता नहीं कि ज्यादा ठेवले वस्तु सापड़शिवा दिवा मरवताप्रमाणे आत्मज्ञा विषयी दृढ़ निश्चय आला नहीं तो वोगा कर अधिकारा प्रमाण यान व तपे वर आचरण के लिए तालने की त्वरा करा विसावा घेनास उपयोगी पड़ते तसे कर्मा अधिक आचरण करमत्याग उपयोगी पड़ते एखाद रोगी औषध घे जो जो अधिकाधिक तैयार हो तो तो तो तो रोगापासून मुक्त होत जातो त्याप्रमाणे जो जो कर्मे विधीपूर्वक लवकर लवकर करावी तो तो रज आणि तम हे गुण समोर नाहीसे होतात अथवा सोन्यास एका मुवून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकटपणा जाऊन ते शुद्ध होते तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रज व तम यांचा नाश करून सत्वशुद्धेचे दर्शन करून देते म्हणून अर्जुना सत्व सत्वशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात तीर्थाने बाह्यमनात एक क्षालन होते आणि कर्माच्या योगे अंतर्मन नाही सरतो एवन सत्कर्मे हीच चित्तशुद्धी तीर्थे होत तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा सा झरा सापडावा किंवा आंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे बुडणाऱ्यास करता नदीने धवावे पडणाऱ्याला जसे पृथ्वीने झेलावे अथवा मरणाऱ्यास मृत्यूनच आयुष्यवृद्धी द्यावी कर्मापासून मुमोक्षेस होणारी पीडा कर्माने दूर करावी अथवा हे अर्जुना रसायन करण्याची ज्या युक्ती माहीत आहे तो वैद्य ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाऱ्याचे रक्षण करतो त्याचप्रमाणे हे धनंजय युक्तिने कर्मे केली असतात ती बाधक असूनही मुक्त करण्यास कारणीभूत होतात तर अर्जुना जिच्या योगे कर्मापासूनच कर्माचा त्या नाश होतो ती युक्ती कोणती मी तुला उत्तम रीतीने सांगतो परंतु पार्था ही कर्मे करतेपणाचा अभिमान आणि फळांची इच्छा टाकून करावी असे माझे उत्तम निश्चित निश्चित मत आहे तर पंचमहायज्ञानी प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तृत्वाचा अभिमान बाळगित नाही जो मोलाने म्हणजे दुसऱ्याजवळून पैसे घेऊन यात्रा करतो त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही किंवा राजशिक्क्याच्या बळावर जो एकटाच राजास राजासही राजास पकडून आणतो त्याला मी या राजास जिंकल्याचा गर्व होत नाही जो दुसऱ्याच्या का कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो त्याला मी पोहणार आहे असा गर्व होत नाही किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यायस राजाकरता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता ज्या ज्या वेळेस जी जे कर्मे करायची आहेत ती ती यथाविधी जो करतो ते पांडव केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हायची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होऊ देत नाही हे धनंजय प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्या ते ठिकाणी संतोष मानाव पिंपळाच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालत नाही तसे फळाची आशा सोडून कर्मे करावे गुराची दुधाची आशा सोडून जसा गावातील गायी बळतो तसे कर्मफळाविषयी निरीच्छा असावे या युक्तीने जो कर्माचे आचरण करतो त्याला या अपनेजवल आत्मस्वरूप की भेट होती फी आशा सोडून व मी करता हा अभिमान सोडून कर्मे करावे अत्तम प्रकार की माँ आज्ञा है जो जन्ममृत्यूचार येरधारा करता करता त्रासन गेला है व आपकी तैयार सुटका कई ये वारंवार संगने है कि आज्ञे से उल्लंघन करू नए नित्यनैमित्य कर्मा त्याग कर योग्य नहीं अज्ञानाने जर त्यांचा त्याग केला तर त्याला थामस त्याग म्हणतात